श्रीमद् भागवत महापुराण स्कंध पाचवा अध्याय आठवा भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनित जन्म श्री शुक एकदा भरत गंडकीमध्ये स्नान करून नित्यनैमित्तिक कर्मे आटोपून प्रणवाचा जप करीत तीन मुहूर्त पर्यंत नदीकाठी बसून राहिला होता राजा त्याच वेळी तहाने व्याकुळ झालेली एक हरिणी पाणी पिण्यासाठी एकटीस त्या नदीच्या तीरावर आली ती पाणीपीत असतानाच जवळ गर्जना करणाऱ्या सिंहाची लोकभयंकर आरोळी तिच्या कानावर पडली स्वभावतातच भित्री अशी ती साशंक नजरेने आजूबाजूला पाहत जात असता जेव्हा तिच्या कानावरती भीषण आरोळी पडली तोच सिंहाच्या भीतीने तिचे काळीज धडधडू लागले आणि डोळे भयभीत झाले तहान अजून भागली नव्हती परंतु आता तर प्राणावर बेतले होते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 त्यातच उडी मारताना एका दरीत कोसळून मरण पावली राजर्षी भरताने बिचारे हरिणाचे पाडस आपल्या आईची ताटातूट होऊन नदीच्या प्रवाहात वाहत आहे असे पाहून त्याला त्याची दया आली आणि त्या मातृहीन पाडसाला तो आपल्या आश्रमात घेऊन आला त्या पाडसाविषयीची भरताची ममता दिवसेदिवस वाढतच गेली तो नेहमी त्याचे पालनपोषण करणे त्याचे लाड करणे त्याला चुचकारणे त्याच्यासारख्या चिंतेत त्याच्या यासारख्या चिंतेतच मग्न झाला थोड्याच दिवसात त्याचे यम नियम आणि भगवत पूजा इत्यादी आवश्यक कृत्ये एक करून कमी होत होत शेवटी सर्वत बंद झाली त्याचा आता असा विचार सुरू झाला पहा ना खेदाची गोष्ट आहे या गरीब बिचारी या कालचक्राच्या वेगाने आपला कळप सुरुद आणि बांधवांपासून लांब सारून माझ्याजवळ आणून सोडले हे मलाच आपला माता भाऊबंध आणि कळपातील सोपती समजत आहे त्याला माझ्याशिवाय इतर कोणाची माहिती नाही आणि माझ्यावरच याचा पूर्ण विश्वास आहे शरणागताची उपेक्षा करण्यातील दोष मी जाणतो म्हणून मला आता सर्व प्रकारे दोषबुद्धी सोडून या माझ्या आश्रिताचे चांगल्या तऱ्हेने पालन पोषण आणि लाड केले पाहिजे। शांत स्वभावाचे आणि गरिबांचे हितचिंतक सज्जन अशा शरणागताचे रक्षण करण्यासाठी आपल्या मोठ्यातल्या मोठ्या स्वार्थाचीही कधीच पर्वा करीत नाही अशा प्रकारे त्या हरिणाच्या पाडसामध्ये आसक्ती वाढत गेल्याने उठता बसता झोपताना फिरताना आणि भोजन करते वेळी सुद्धा त्याचे चित्त त्याच्या स्नेहपाशामध्ये बांधलेले राहत असे जेव्हा त्याला गर्भ फुले समिधा पाने किंवा फळे मुळे आणावयाचे असत तेव्हा लांडगे आणि कुत्र्यांच्या भीतीने तो त्याला बरोबर घेऊन वनात जात असे वाटेत इकडे तिकडे कोळेगत गवत वगैरे पाहून भाबडेपणाने ते हरीण पाडस थांबत असे तेव्हा तो अत्यंत प्रेम मनाने दयाबुद्धीने त्याला आपल्या खांद्यावर घेई कधी कड्यावर घेऊन तर कधी छातीशी धरून त्याचे लाड करण्यातच त्याला आनंद मिळत असे राजराजेश्वर भरत नित्यनैमित्तिक कर्मेकर्ते वेळीसुद्धा मध्येच उठून त्या पाडसाला पाही आणि जेव्हा त्याच्यावर त्याची दृष्टी पडत असे तेव्हा त्याचे चित्त शांत होत असे त्यावेळी त्याला आशीर्वाद देत तो म्हणे वत्सा तुझे सर्वत्र कल्याण असो जर ते कधी दृष्टीस पडले नाही तर पैसा चोरीला गेलेल्या गरीब माणसाप्रमाणे त्याचे चित्त अत्यंत उद्विग्न होऊन जात असे आणि नंतर त्या पाडसाच्या विरहाने अंतःकरण व्याकुळ होऊन करुणेने त्याच्याविषयीच शोक करीत मोहाने तो असे म्हणे अहो आईविना असलेले गरीब पाडस दुष्ट पारद्यासारखी बुद्धी असलेल्या माझ्यासारख्या पुण्यही विश्वास ठेवून राहिले आणि आताही मला आपला मानून मी केलेल्या अपराधांची सत्पुरुषांप्रमाणे मला क्षमा करून परत येईल ना पुन्हा मी त्याला या आश्रमाच्या बागेत भगवंतांच्या कृपेने सुरक्षित राहून निर्विघ्नपणे हिरवेगार गवत पाहताना खाताना चरताना पाहू शकेन ना <coughs> एखादा लांडगा कुत्रा कळपाने हिंडणारी डुकरे किंवा एकटेच फिरणारे वाघ इत्यादी त्याला खाऊन तर टाकणार नाहीत ना अरे संपूर्ण जगाच्या कल्याणासाठी प्रकट होणारा रूप भगवान सूर्य अस्ताला जाऊ पाहत आहे तरी त्या हरिणीची माझ्याकडे असलेली अनामत अजून परत आली नाही तो हरिण राजकुमार पुण्यहीन अशा माझ्याकडे येऊन आपल्या मृगपारसाला शोभणाऱ्या निरनिराळ्या मनोहर आणि दर्शनीय क्रीडांनी आपल्या माणसांचा शोक नाहीसा करून मला आनंदित करील काय कधी कधी मी लटक्या रागाने खोट्या समाधीचा भणा करून डोळे मिटून बसत असे तेव्हा तो घाबरून माझ्याजवळ येऊन जलबिंदूसारख्या कोमल शिंगांच्या टोकाने माझे अंग खाजवीत असे मी कधी दर्भावर हवनसामग्री ठेवीत असे तेव्हा तो त्याला तोंड लावून तो अपवित्र अपवित्रित असे त्यावर मी रागावल्यानंतर स्वतःचे वागडणे सोडून एखाद्या खुणा जमिनीवर पाहून अहो या तपस्विनी धर्तीने असे कोणते तप केले आहे की जी त्या अतिनम्र कृष्ण पाळसाच्या छोट्या छोट्या सुंदर सुखद आणि कोमल खुरांच्या खुणांनी पाडस्वरूपी धन हरवल्यामुळे अत्यंत व्याकुळ आणि दीन झालेल्या मला त्या द्रव्याच्या प्राप्तीचा मार्ग दाखवित आहे आणि स्वत आपल्याही सगळीकडे त्या पदचिन्हाने शोभिवंत करून स्वर्गमोक्षाच्या इच्छुक ब्राह्मणांसाठी यज्ञस्थळ तयार करीत आहे ज्या जमिनीवर काळवीट भरतात ती जमीन शास्त्राने यज्ञाला योग्य मानली आहे चंद्रावरील हरिण पाहून ज्याची आही सिंहाच्या भयाने मेली होती तेच मृगपाडस आपल्या आश्रमातून चुकलेले पाहून दीनवत्सल भगवान चंद्र त्याची दया येऊन त्याचे रक्षण तर करीत नसेल ना किंवा आपल्या पुत्राच्या वियोगरूप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 अशा विविध मनोरथांनी भरताचे चित्त व्याकुळ होऊ लागले मृगबालकाच्या रूपाने ओढवलेल्या प्रारब्ध कर्मामुळे बिचारा भरत भगवत आराधना रूप कर्म आणि योगानुष्ठान यांच्यापासून दूर गेला नाही तर ज्याने मोक्षमार्गावरील साक्षात विघ्न समजून आपल्याच काळजाचा तुकडा असलेल्या पुत्रांचाही त्याग केला होता त्याचीच मनुष्येतर तर हरिण पाडसामध्ये अशी आशे आसक्ती कशी निर्माण होऊ शकली असती अशा प्रकारे विघ्नांच्या आहारी जाऊन राजर्षी भरत योग भ्रष्ट झाला आणि त्या मृग पालन पोषण आणि लाडप्रेमात मग्न राहून आत्मस्वरूपात विसरला याच वेळी अटळ असा प्रबळ वेगवान भयंकर काळ उंदराच्या अशा रीतीने पाहून त्याचे चित्त त्यांच्यातच गुंतून राहिले होते अशा प्रकारच्या आशक्तीमध्येच हरिणाबरोबरच त्याने शरीराचाही त्याग केला त्यानंतर अंतकालीन भावनेप्रमाणे इतर सामान्य मनुष्याप्रमाणे त्याला मृगयोनीच मिळाली परंतु त्याची पूर्व जन्मस्मृती मात्र नष्ट झाली नव्हती भगवत प्रभावाने या योनीत सुद्धा मृगरूप येण्याचे कारण जाणून तो अत्यंत पश्चाताप करीत म्हणू लागला अहो केवढीही खेदाची गोष्ट मी संयमशील महानुभावांच्या मार्गापासून भ्रष्ट झालो वास्तविक मी मोठ्या धैर्याने सर्व प्रकारची आसक्ती सोडून एकांत आणि पवित्र वनाचा आश्रय घेतला होता तेथे राहून जे चित्त मी सर्व भूतात्मा श्री वासुदेवांच्या निरंतर यांच्याच गुणांचे श्रवण मनन आणि संकीर्तन करून तसेच प्रत्येक क्षण त्यांचीच आराधना आणि स्मरण इत्यादींनी सफल करून स्थिरभावाने पूर्णपणे त्यांच्यातच लावले होते पण अज्ञानी अशा माझे तेच मन एका हरिन मागे लागून अशा प्रकारे हरिन जी वैराग्य भावना जागृत झाली ती लपवून ठेवून त्याने आपल्या हरिणी मातेचा त्याग केला आणि तो जन्मभूमी कालंजर पर्वतावरून निघून पुन्हा शांत स्वभावाच्या मुनींना िय अशा पुलस्त्य आणि पुलहऋषींच्या आश्रमात भगवंतांच्या शालग्राम तीर्थामध्ये आला तेथेही काळाची परीक्षा प्रतीक्षा करीत आसक्तीच्या मोठ्या भयाने एकटाच राहून तो सुकलेली पाने गवत वेली यांचा पाला खाऊन पोटभरीत मृगयोनीची प्राप्ती करून देणाऱ्या प्रारब्धाच्या समाप्तीची वाट पाहू लागला शेवटी त्याने आपले अर्धे शरीर गंडकी नदीच्या पाण्यात बुडवून सोडले श्रीमद्भागवते महापुराणे पारंश्यां संहितायां पंचमस्कंधे भरतचरते अष्टय श्रीकृष्णमस्तु हर नम